वा, वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग बत्तीसावा भावाचे प्रिय वाटणारे आणि हितकर आज्ञा लक्षात घेऊन लक्ष्मण सुयज्ञाच्या गृहाकडे त्वरेने गेला आणि आत चिरला अग्निगृहात बसलेल्या त्या विप्राला वंदन करून लक्ष्मण म्हणाला मित्रा कठीण कर्म करणाऱ्या रामाच्या घराकडे माझ्या आणि त्याला भेट मग तो संध्यापासना उरकून लक्ष्मणाबरोबर गेला आणि त्याने लक्ष्मीने समृद्ध असलेल्या रम्य राम मंदिरात प्रवेश केला त्या वेदवे त्या सुयज्ञाला आलेल्या पाहून पूजा केलेल्या अग्निपाशी जावेत असा राम सीतेसह बाहुभूषणे अंगठ्या इतर पुष्कळ रत्ने देऊन रामाने सुयज्ञाचा सत्कार केला आणि सीतेच्या सूचनेवरून तो त्याला म्हणाला हे हार आणि मण्यांची हार मित्रा तुझ्या पत्नीला दे तिची सखी सीता कमर पट्टाही तुला देऊ इच्छिते नाना प्रकारची बाहुभूष माझ्या मामाने मला शत्रुंजय नावाचा हत्ती दिलेलाय तोही द्विज्रेष्ठा सहस्र निष्कान सह मी तुला देतो राम असे बोलल्यानंतर सुयज्ञाने ते घेतले आणि राम लक्ष्मण सीता यांच्या करता शुभ उच्चारसा राम एक भाषी प्रिय भ्रताला अगच्छ्य आणि कौशिक हे जे दोन श्रेष्ठ ब्राह्मण आहेत त्यांना बोलावून त्यांची पूजा कर आणि शेतातले उभे पीक जसे पाण्याने तृप्त होते तसे रत्नाने सोन्या रुपयांनी आणि बहुमोल मण्यानी त्यांची तृप्ती कर वेदाच्या तैतिरीय शाखेचे अध्ययन करणाऱ्यांचे आचार्य जे वेदवेत्ते आणि सर्वांना प्रिय आहेत ते कौशल्याचे भक्त असून नित्य तिच्या सेवेत असतात त्यांना लक्ष्मणा वाहन आणि दासी यांचे दान कर रेशमी वस्त्रे त्यांना दे त्यांनी ते द्विज संतुष्ट होतील चित्ररथसूत हा आदरणीय दीर्घकाळपर्यंत राहिलेला सचिव आहे त्याला बहुमोल रत्ने वस्त्रे धन आणि सर्व लहान लहान पशू सहस्त्र गायी देऊन संतुष्ट कर माझ्याकडे जे कठ आणि कालाप अध्ययन करणारे आणि दंड धारण करणारे छात्र आहेत ते सदौदीत आपापल्या अध्ययनात गुंग असल्यामुळे दुसरे काही करीत नाहीत ते धडपड न करणारे आणि त्यांना मिष्ठान खाण्याची इच्छा असते ते मोठ मोठ्याना मान्यही आहेत त्यांना ऐशी वाहने रत्नजटिताशी द्यायला सांगा एक सहस्त्र वाह साळी आणि दोनशे वाह वाल त्यांना मिष्ट भोजना करता म्हणून आणि सहस्त्र गाई दे अध्ययन करणाऱ्या ब्रह्मचार्यांचा मोठा संघ कौशल्याच्या आश्रयाला आहे त्यातल्या प्रत्येकाला लक्ष्मणा एक एक सहस्त्र द्या गायी अथवा निष्क द्यायला सांग आपली आई कौसल्या हिने माझ्या आनंद मानावा अशा रीतीने सर्व द्विजांचा लक्ष्मणा सर्वशहा सत्कार कर तेव्हा पुरुष श्रेष्ठ लक्ष्मणाने रामाने सांगितल्याप्रमाणे स्वतः द्विज्रेष्ठांना कुबेराप्रमाणे धनाचे दान केले मग डोळ्यातून आसवेगाळीत जे आश्रित उभे होते त्यांना एकेकाचा आजीवन आज चरितार्थ चालेल इतके द्रव्य देऊन राम म्हणाला लक्ष्मणाचे जे घर ते आणि हे माझे अशी दोन्ही घरे मी येईपर्यंत मोकळी न राहतील असे तुम्ही करावे असे त्या सर्व दुःखी अवलंबित लोकांना सांगून आपल्या धना धनाध्यक्षाला त्याने म्हटले माझे धन घेऊ नये तेव्हा त्याने त्याचे ध्वन आणले तो पाहण्यालायक असा प्रचंड ढी त्या आश्रित पाहतच राहिले मग त्या पुरुष श्रेष्ठाने ते, ते, ते धन लक्ष्मणासह द्विजांना मुलांना वृद्धांना गरिबी द्यायला लावले तेथे ते एक पिवळे वर्णाचा गर्गगोत्री -गर त्रिजठ नावाचा ब्राह्मण होता तो नित्य वनात कुदळ पावडे आणि नांगर घेऊन खण्याचे काम करून निर्वाह करीत असे तो वृद्ध होता त्याची बायको तरुण होती ती आपली लहान मुले घेऊन ग्यून, येऊन ब्राह्मणाला म्हणाली स्त्रीचा पती हाच देव हे कुदळ पावडे दूर ठेवा आणि मी सांगते तसे करा धर्मज्ञ रामाची जाऊन भेट घ्या आणि तो काही देतो का पहा बायकोचे सांगणे ऐकून पुरते अंग सुद्धा झाकणाने असे उपरणे अंगावर टाकून जिकडे रामाचे घर होते तिकडची वाट त्याने धरली तेजाने भृग अंगिरसाप्रमाणे असलेल्या त्या त्रिजटाला लोकांच्या गर्दीत पाचव्या कक्षेपर्यंत कोणीही अडवले नाही तो रामापर्यंत पोहचून त्याला म्हणाला महाबलवान राजपुत्रा मी गरीब आहे मला पुष्कळ मुले आहेत रोज वनात खणण्याचे काम करून जगतो माझ्याकडे कृपादृष्टीने पहा त्याची थट्टा करीत राम त्याला म्हणाला माझ्याकडे सहस्त्र गायी आहेत पण एकही मी दानात दिलेली नाही ही काठी फेका ती जितकी दूर जाईल तितक्या प्रदेशातल्या गायी तुम्हाला मिळतील त्या ब्राह्मणाने अंगावरचे उपरणे लगबगीने कमरेला बांधले आणि ती काठी फिरवीत अंगातल्या साऱ्या शक्तींशी वेगाने फेकली त्याच्या हातातून निसटलेली ती काठी शरीरचा तीर ओलांडून जेथे पुष्कर गोकुळ होते तेथे का सांडाच्या जवळ पडले धर्मात्म्या रामाने त्याला आलिंगन दिले आणि शरीर तटापर्यंत ज्या गायी होत्या त्या आणवून आश्रमात पोहोचवल्या त्या गर्गगोत्री ब्राह्मणाचे सांत्वन करीत राम त्याला म्हणाला माझ्यावर तुम्ही राग करू नका मीही आपली थट्टा केली तुमचे हे थांब न लागणारे ते जाणून घेण्याच्या इच्छेने मी ही गोष्ट करण्याला मी तुम्हाला प्रवृत्त केली तुम्हाला आणखी कशाची इच्छा असेल तर ते मागून घ्या मी मनापासून सांगतो खरोखर तुम्ही कसलेही बंधन ठेवण्याचे कारण नाही माझे जे काही धन आहे ते सर्व ब्राह्मणांकरताच आहे आपल्यासारख्या ब्राह्मणांना योग्य रीतीने ते दिल्याने मी जे मिळवलं ते यशस्कर होईल महामने त्रिजटाला आणि त्याच्या बायकोला गायींच्या कळपाचा कळप घेऊन आनंद झाला महात्मा रामाला तुझे यश बल आनंद आणि सुख वाढव हो, असा आशीर्वाद त्याने दिला पूर्ण पौरुष असलेल्या रामाने धर्मयुक्त बळाने मिळवलेले ते अमाप धन सुरजनांच्या कामे उपयोगात आणले ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार जे ते त्यांची बहुतकाळ स्तुती करीत राहिले त्याने त्याचा उत्साह वाढला द्विजा असो स्नेही असो चाकर असो किंवा दरिद्री भिकारी असो ज्याच्या त्याच्या प्रमाणे आदर सत्काराने दान होण्याच्या घाई गडबडीत कोणी अतृप्त राहिला असे झाले नाही अयोध्याकांडाचा बत्तीसावा सर्ग समाप्त